पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंतदोशी आणि पांडुरंग रामचंद्र धमढेरे पहिले तंत्र पहिली। एका मित्रभेदराजवळच्या वाढीमध्ये एक मारवाडी देऊळ बंधित होता दररोज दुपारी मुकादम व कामकरी जेवणासाठी सुट्टी घेत एक दिवस सर्व लोक दुपारी घरी गेले असताना त्या ठिकाणी वानरांची एक डोळी फिरत फिरत आली आणि त्यांनी माकड चेष्ठा करायला सुरुवात केली अनगड खैराचा लाकडाचा चौरस खांब तयार करण्यासाठी अर्धवट कापून ठेवलेल्या एका ओंडक्यामध्ये एक पाचर बसविलेली होती एका उपद्रापी माकडाच्या मनात ती पाचर काढण्याचा विचार आला पुढी मारून त्या अर्धवट कापलेल्या लाकडावर स्वार होऊन ते जणू काय मृत्यूकडे जावयास निघाले दोन्ही हातांनी पाचर ओढून काढण्याच्या शिपस्तीच्या प्रयत्नात दुर्दैवाने त्याला यश आल्यामुळे पाचर निसटली वो त्याचे वृषण त्या फटीमध्ये अडकले पुढे काय झाले हे न सांगता सुद्धा तुला कळेलच करटक म्हणाला म्हणून म्हणतो मन की शहाण्यांनी लोकांच्या भानगडीत पडू नये आपण सध्या बहुजन भाव आहोत तेच ठीक आहे दमनकाला आपल्या भावाचे बोलणे आवडले नाही तो म्हणाला आपण जे मिळेल तेच खाऊन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही मित्र कार्य करावे शत्रूला संकटात पाडावे तर जगण्याचे सार्थक पोटारशी होऊन जगण्यात काय मजा कावळ्यासारखे उन्हाळपणाने न जगता चार कुटुंबांचा पोशिंदा म्हणून जगण्यात खरा आनंद आहे लोकांनी दिलेल्या भाताच्या पिंडावर लक्ष ठेवून जगण्यापेक्षा काहीतरी अधिक केले तर, के तर जन्माला आल्या ते सार्थक जगाच्या या राहत कोण स्थिर आहे कोण आमर आहे नदी नदीकाठी लव्हाळे पुष्कळ उडवतात परंतु ज्या लव्हाळ्याचा आधार घेऊन बुडणारा माणूस आपला प्राण वाचविषय आकाशातल्या मेघासारखे असतात दोघेही उंचावरून जाणारे आणि लोकांचा ताप नाहीसा करणारे मग आता आपण काय करावे म्हणतो कर्टकाने विचारले दारात महत्व नसताना जो मदेस आपले तोंड खुपसून कोणी न विचारता आपले मत देतो त्याचीही लोक थट्टा करतात पांढऱ्या कफऱ्यावर ज्याप्रमाणे उत्तम रंग चढतो त्याप्रमाणे विचारल्यावरच आपले मत सांगण्यात मोठेपणा आहे छेछे दादा असे म्हणू नको दमदक म्हणाला राजाची सेवा नीट केल्यास आपल्याला प्रधानपर्यंत मिळणे काही कठीण नाही प्रधान जर योग्य रीतीने आपले काम न करील तर त्याला नोकरीला मुकावे लागेल असे पहा राजे लोक वेली आणि स्त्रियांप्रमाणे आपल्या सहवासात असतील त्यांचा आधार घेऊन वर जात असतात मग तो मनुष्य सुसंस्कृत नसला आणि उपर्या असला तरी चालेल फक्त राजेसाहेबांची मर्जी कशी राकावयाची ही विद्या त्याला अवगत असली म्हणले झाले विद्वान महत्वाकांक्षी व शूर माणसाला राजकृपा दूर नाही राजाची मर्जी म्हणून अळवावरचे पाणी असे अहमन्य म्हणतात त्याचे कारण त्यांचा निर्बुद्धपणा अरे जेथे वाघ सिंहासारख्या हिमृष्ट पशूंना सुद्धा आपल्या काबूत ठेवता येते तेथे ये थोड्याशा बुद्धीने राजे लोकांची मर्जी सांभाळता येऊ नये असे तुला वाटते चंदन ज्याप्रमाणे मलय पर्वतावरच वाढायचे त्याचप्रमाणे विद्वान लोक दरबारात प्रतिष्ठा पावायचे पंचलक्षणी घोडा सुंदर स्त्रिया व छत्र चमर ही राजकृपेने प्राप्त होतात मग तुला काय करायचे आहे कर्टकाने विचारले आपले पिंगलक महाराज भीतीने व्याकुळ झाले आहेत तमलक म्हणाला त्यांच्या भीतीचे कारण जाणून घेऊन राजनीतीच्या सहा प्रकारांपैकी कोणत्या एका प्रकाराने त्यांची मर्जी आज आपल्याला संपादन केली पाहिजे ते भ्या आहेत कशावरून कर्टकाने विचारले त्यांनी जसे स्पष्ट कशाला सांगायला हवे दमनत म्हणाला मनातले विचार ओळखणे यालाच चातुर्य म्हणतात माणसाच्या चेहऱ्यावरून चाल चलवणुकीवरून आणि हावभावांवरून त्याच्या मनातले विचार ओळखता येतात असे मधू म्हणतो मी आपल्या राजेसाहेबांना धयापासून मुक्त करणार आणि त्यांचा प्रधान होणार आता सेवा मला कसा कळेल म्हणशील तर अज्ञात असतात असताना पांडवांना धौम्य ऋषींनी जो उपदेश केला तो आठवला म्हणजे झाले कर्टक दमनकाचे बोलणे ऐकून थोडा वेळ गप्पला आणि विचार करून म्हणाला परंतु महाराजन तू काय बोलणार आहेस ते मी आधी कसे सांगू दमनक म्हणाला बोलण्याने बोलणे वाटते योग्य वेळ योग्य दिसेल ते मी बोलेन बाबा रे म्हणाला पर्वत आणि राजे सारखेच सर्पासारख्या दुधाराध्युष्ट लोकांनी वेढलेले दोधेही हा खोर लोकांच्या परिवारात असतात ब्राह्मण आणि राजे यांना सर्व लोकात मान असतो परंतु त्यांची क्षुल्लक चूकही त्यांचा नाश करण्यास कारणीभूत होते अशा परिस्थितीत तुला यश येवो अशीच शुभेच्छा मी व्यक्त करतो दमनात म्हणाला भाव तसा देव राजा तशी प्रजा याप्रमाणे आपला आचार लोक सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घेऊन आणू शकतात पाण्यावर तरंगणाऱ्या भोपड्याप्रमाणे त्यांचा छंद सांभाळला म्हणजे राजे लोकांना आपल्या पहिल्याच ठेवणे अवघड नाही दमनक पिंगलक महाराजांच्या दरबारात प्रवेश पिंगलकोला अरे येऊ देकडे दुसऱ्या रांगेत आपल्या जागेवर बस दमनकाने पिंगलकाला दरबारी पद्धतीप्रमाणे नमस्कार केला आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला तुझे कल्याण असो पिंगलक वज्रासारखी नाते असलेला आपला हात वर करून दमनकाला आशीर्वाद देत म्हणाला बराच वेळ दिसला नाहीस तो महाराजांना आमची गरज वाटत नाही दमनक म्हणाला परंतु दरबारात उत्तम मध्यम व प्रतिष्ठाशा सर्वांचीच गरज असते साधी लहानशी काळी देखील निरुपयोगी म्हणू नये कारण त्याने दात किंवा कान करता मग आमच्यासाठी हातपाय धडधापट असलेले लोक खात्रीनेच उपयोगी पडतील आम्हीही महाराजांचे वंश नोकर आहोत सेवक वर्ग हा दागिन्यांसारखा असतो योग्य ठिकाणी घातलं सर त्यांची शोभा तन्मणी कोणी पायाला बांधित नाही राजांनाही नोकराकडून सेवा करून घ्यावी लागते योग्यतेपेक्षा खालच्या दर्जाचे काम सांगितले किंवा न्यायालयाने त्याला जी सन्मानाची जागा मिळायला हवी ती त्याला दिली नाही तर तो, तो घरी बसला यात वावते काय झाले सोन्याच्या कुंदनातच वसण्याची याची योग्यता त्या हिऱ्याला जर दस्ताच्या कुंदणात वसविले तर तो वाईट वाटून घेत नाही परंतु त्याची शोभा खुरून दिसणार नाही आणि कारागिराची मात्र शोभा होते महाराज विचारतात बराच वेळ दिसलो नाही म्हणून त्याचे कारण जेथे डावा आणि उजवा सारखाच मानला जातो तेथे राहण्यात शिरा आणि खात याची सारखीच किंमत होते तेथे व्यवहार निपुण कसे सेवक आणि सेव्य या दोघांनाही एकमेकांची आवश्यकता असते एका शिवाय दुसरा असू शकत नाही मालकावरून नोकऱ्याची अक्कल पारखली जाते असे म्हणतात सेव्य सेवक भाव गाडीची धाव आणि कणा यासारखा निगडीत असतो शिवाय आरे नाहीत वो आरे नसतील तर कणात्री पाय कामाचा डोक्यावरचे केस देखील रोज तेल लावून नीट ठेवले नाहीत तर चराटासारखे होतात मग सेव सेवक संबंध स्नेहाशिवाय कसे टिकतील सेवक त्यालाच म्हणावे की व राजाने सांगितलेले काम पूर्ण यशस्वी करून पुन्हा त्याची जादा बढाई मानित नाही मी केवळ कोल्हा म्हणून माझा उपहास करण्याशी नाही दैवायत्तम कुरे जन्म मरायत्तम तुपवृषम चंद्राची उत्पत्ती सागरापासून तर रेशमाची किड्यापासून कमळाची उत्पत्ती चिखलातून तर उत्तम रत्नाची उत्पत्ती सर्पाच्या टोक्यातून आणि अग्नीची वायाच्या काटक्यातून यावरून जन्मापेक्षा शेवटी गुण चौदयास कारणीभूत होतात असे मला वाटते असमर्थ भक्त किंवा अपकार करणारा शक्तिमान मारस यांचा काय उपयोग मी समर्थाचा भक्त आणि शक्तिमान सेवक असताना माझी सेवा तुम्ही का देत नाही समर्थ किंवा असमर्थ असलास तरी तू आमच्या प्रधानाचा मुलगा आहेस तेव्हा आता स्वस्थ राहा आणि आम्ही काय म्हणतो इकडे लक्ष दे पिंगलक महाराज म्हणाले आज्ञा महाराज दमलक म्हणाला काम कितीही क्षुल्लक असले तरी ते सभेमध्ये बोलून दाखवू नये कारण कोणतीही गोष्ट षटकर्णी झाली म्हणजे तिथे महत्व राहत नाही त्याचे हे बोलणे ऐकून तरच लांडा वाघ इत्यादी त्या सभेचे मानकरी दूर झाले ते बरेच दूर गेलेले पाहून दमनक म्हणाला ताण लागली म्हणून पाणी पिण्यासाठी महाराज नदीकाठी गेले परंतु पाणी न पिताच परत आले असे का। काही विशेष कारण झाले असे नाही सहज परत फिरलो पिंगरक महाराज म्हणाले मला सांगायची इच्छा नसली तर मर्जी महाराजांची दमनक म्हणाला काही गुप्त गोष्टी स्वतःच्या पत्नीला सांगाव्यात काही मध्ये विश्वासू मित्र असावा दुसऱ्या काही गोष्टी अशा असतात की त्या मुलालाही सांगाव्या परंतु सर्वांना सांगू नयेत असे नीतीशास्त्र सांगते दमनकाचे हे चातुर्य पाहून पिंगलकाने त्याला आपल्या मनातील विचार सांगण्याचे ठरविले पत्नी स्वदन विश्वासू नोकर यांना आपल्या दुःखदायक गोष्टी सांगितल्या तर आपले दुःख थोडेसे हलके होते असा विचार करून पिंगलकाने विचारले दमनका तुला मलाशी दुरून कुठून एक धीर गंभीर असा आवाज ऐकू आला का होय मी ऐकला खरा आवाज मग दमनकाने विचारले बाबा रे तो आवाज ऐकल्यापासून मी हे वन सोडून देण्याचा विचार करीत आहे पिंगलक म्हणाला दमनकाने का म्हणून दमनका विचारतात पिंगलक पुढे म्हणाला आपल्या या वनात कुणीतरी प्रचंड प्राणी आला आहे आपण मागा जो आवाज ऐकला ती त्याचीच गर्जन असावी आवाजाप्रमाणे तटापराक्रमही भयंकर असला तर आपली धडगड नाही काय महाराज केवळ आवाजालाच गेले दमनक म्हणाला पाण्याच्या लोटाने मातीचे बांध दुष्ट माणसांच्या सहवासाने मैत्री आणि वाचाळपणाने गुप्त गोष्टी फुटतात त्याप्रमाणे भेद्रट हृदय आवाजाने फुटतात वाढ मिळवलेले हे वन सोडण्याचा विचारही करू नये आवाज काय धेरी मृदंग शंख यांच्यामुळे किंवा रानावनात वाटेल वाटेल तशा वाढलेल्या बांबूमुळे त्यात वारा शिरला असताही होत असतात महाराजांनी नुसत्या आवाजाला घाबरू नये स्थितीही बलाढ्य शत्रू असला तरी जो भयाने घाबरून जात नाही उलट वाढतच जाते अशा राजाला पराजयाची कधीच भीती नसते प्रत्यक्ष विश्व कोसळले तरी भयचकित होत नाही सोच खरा राजा उन्हाळ्यात बारखेसारखे ओढे आणि नद्या आटतात परंतु सिंधूला पूर येतो संकटांचे दुःख न मानणारा आणि उत्तम स्थिती आली तरी उन्मुक्त न होणारा किंवा रणात विठ्ठयपणा न दाखविणारा असा क्वचितच जन्माला येतो एखाद्या गवताच्या पातीसारखे शुष्क आणि कोणीही बाजूला फेकून द्यावे असले क्षुद्र आयुष्य फक्त हलके असतील त्याने भेटले असताना जो निश्चयाने त्याचा प्रतिकार करीत नाही तो लाखेच्या दागिन्यांसारखाच समजावा जरा अशी लागली ही वेळ लागायचा स्वामींनी केवळ आवाजाला घेऊ नये चांगलेच घबाड मिळेल असे वाटून जवळ जाऊन पाहतो तो पुष्कळचे लाकूड आणि वरून कातडे असलेल्या ढोलाला घाबरलेल्या कोल्ह्याप्रमाणे आपली गत व्हायची पिंगलकांनी विचारले हे कसे दमनक म्हणाला ऐका